पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर चौदा एकोणीशे सत्तेचाळीस नवी दिल्ली ऑक्टोबर चौदा एकोणीशे सत्तेचाळीस बंधूं आणि भगिनीं आज सुद्धा अनेक कांबळी आली इथे आर्य कन्या विद्यालय नावाची एक संस्था आहे त्या संस्थेतून दोन शिक्षक आणि काही विद्यार्थी आले होते कांबळे विकत घेण्याकरता त्यांनी पैसे गोळा केले होते त्यांनी बिचारांनी किती पैसा गोळा केला असेल थोडी कांबळी आणली होती परंतु त्यांनी मला एक मोठी गोष्ट सुचवली मला ती चांगली पटली आणि जेव्हा त्या उपवासाचे व्रत घेण्यासंबंधी बोलू लागल्या तेव्हा मला आनंद झाला मी त्यांना सांगितले की प्रत्येक चांद्रमासात दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि वैद्य पक्ष जर तुम्ही प्रत्येक पंधरवाड्यात एक दिवस ठरवला व त्या दिवशी उपवास केला तर बाहेरून आपल्याला जे अन्न मागवावे लागते तितके सर्व अन्न आपण वाचवू बाहेरून अन्न आणण्याकरता पैसा खर्च करणे ही मला फार मोठी सुख वाटते अशा प्रकारचे उपवास करून आपण अशी चूक करण्यापासून वाचतो माझी सूचना ऐकल्यानंतर विद्यालयाच्या शिक्षकांनी मुलींशी विचारविनिमय केला त्यांनी कोणावरही बजवली केली नाही त्यांनी दर गुरुवारी उपवास करायचे ठरवले व त्यापासून जो काही पैसा वाचेल तो दान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला जे काही त्या वाचवू शकणार होत्या त्याचे पैसे देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आमच्याजवळ जी थोडीशी जमीन आहे तिच्यावर आम्ही काही धान्य पेपण्याचा प्रयत्न करू असंही त्या म्हणाल्या त्यांनी स्वतःवर दोन जबाबदाऱ्या घेतल्या कमी खायचे आणि अधिक पिकवायचे त्यांनी आणलेल्या कामळ्यांपेक्षाही ही, ही गोष्ट मला जास्त आवडली त्यांच्यानंतर इराणांचे राजदूत आणि त्यांची पत्नी हे दोघे आले ते थोडा वेळ बसले परंतु त्यांनी कांबळ्यांचा मोठा गट्टा ठेवला शक्य असल्यास मी ती कांबळी वाटावी अशी त्यांची इच्छा होती मी त्यांना सांगितले की मी भिकारी आहे आणि जे काही मिळेल ते मी स्वीकारतो आणि ते गरजूंना देतो अनेक शीख सुद्ग्रस्त माझ्याकडे आले ते दोन वा तीन गटात आले मी त्यांच्याशी अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली त्यांच्याशी कशाबद्दल चर्चा झाली हे तुम्हाला सांगत बसण्यात काही अर्थ नाही त्यात लपवण्यासारखे काहीही नाही चर्चेचा जो सार मी काढला तो असा होता की अशा प्रकारे परस्परातील भांडणांनी आपण काहीही साध्य करू शकणार नाही हे त्यांनी आणि इतर सर्वांनी समजून घ्यावे न्याय देणे शिक्षा देणे बदला घेणे इत्यादी कामे करायची असतील तर सरकारने करावी आपल्याला जे काही करायचे असेल ते सरकारच्या माध्यमातून करावे मला वाटते त्या सर्वांना माझा युक्तिवाद पडला बाकीची चर्चा मी सोडून दिनंतर मी दुसरी गोष्ट ऐकली काही लोकांना अटक झाली होती आपले स्वतःचे सरकार आहे आणि त्याला जर काही लोकांना अटक करायची असेल तर ते तसे करण्याकरता स्वतंत्र आहे अनेक दानिर्पराध लोकांना अटक होते आपल्या सरकारने जाणून बुजून लोकांना अटक करण्यात चूक करू नये तसेच वाटेल त्यात अटक करण्याची चूकही सरकारने करायला नको परंतु आपण जे काही करत असलो तरी अखेरीस माणूस हा माणूस असतो त्याच्याकडून चूक होतच असते तो देवदूत नाही आणि तो ईश्वर नाहीच नाही यामुळे त्याच्याकडून चूक होणे अपरिहार्य आहे जर चुकून काही निरपराध लोकांना अटक झाली तर तेवढ्याकरता आंदोलन छेडण्याची काय आवश्यकता परंतु मी असे ऐकले की काही निरपराध लोकांना अटक केली जाण्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे हे लोक अपराधी आहेत की नाही हे ठरवणे सरकारचे काम आहे अटक करण्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या निरपराधीत्वाबद्दलचे काही पुरावे सरकारसमोर ठेवले तर ती गोष्ट मी समजू शकतो परंतु सरकारला अशा प्रकारे त्रास देणे आंदोलन करून एखाद्या व्यक्तीची सुटका करून घेणे हे काही योग्य वर्तन असू शकत नाही आपण जेव्हा ब्रिटिश साम्राज्यशाहीशी झगडलो व तुरुंगात गेलो तेव्हा काही कैदी निरपराध आहेत व त्यांना सोडा अशी मागणी आम्ही करत होतो ते अगदी खरे होते परंतु सरकारच्या नजरेत ते अपराधी होते आमच्या नाही आपल्या पुढाऱ्यांना अटक केली म्हणून त्या दिवसात आम्ही ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करत होतो परंतु आपण कोणाच्या विरोधात आंदोलन करायचे आपले सरकार अखेरीस पंचायतराज आहे पुढारी पंचायतीचे प्रतिनिधीत्व करतात आपणच त्यांना पुढारी केले आहे यामुळेच मी सांगतो की आंदोलन करून सरकारच्या कामात अडथळा आणण्याची ही वेळ नाही पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हि आपले सरकार आह या सरकारच्या मागे सैनिकी शक्ती नाही जी ब्रिटिश भारतात असताना वापरत होते ब्रिटिशांच्या आदेशानुसार वागणारे संपूर्ण नौदल होत या नौदलाबद्दल सांगण्यात येत असी ते अजय आहे अतुलनीय आहा आज नौदलाबद्दल असा दावा करता येऊ शकत नाही ही गोष्ट वेगळी ते काहीही असले तरी त्यांच्याजवळ सर्व काही होते त्याच्या वळावर आपल्यावर राज्य करत होते आता आपणच आपले शासक आहोत आपल्यावर इतर कोणीही राज्य करत नाही आणि जे आपल्यावर राज्य करत आहेत त्यांना आपणच निवडून दिलेले आहे व त्यांना आपण काढून टाकू शकतो यामुळे माझे म्हणणे आहे की आपण हे आंदोलनाचे धोरण अवलंबू नये एक चौथी गोष्ट तुम्हाला मला सांगण्याची इच्छा आहे भारतात कशी संपूर्ण शांतता प्रस्थापित करता येऊ शकत हे तर मी तुम्हाला कितीदा तरी सांगितले आहे हा कठीण प्रश्न आहे आज दिल्लीत काहीही गडबड सुरू नाही हे पाहुणे मी खुश होत नाही कुठे एखाद्या माणसाला मारून टाकले असे चालतही असेल परंतु आधी ज्याप्रमाणे सतत सुरू असायचे तसे आता नाही ही चांगली गोष्ट आहे यामुळे सरकार खुश होऊ शकते परंतु मी होऊ शकत नाही कारण मी सरकार करता आलेलो नाही योगायोगाने इथे राहिलो आहे दोघांच्या मनात जी फूट पडली आहे ती सांदायची आहे व या कामात मदत होऊ शकेल या आशेने मी तर राहिलो होतो हे समुदाय मागेही भांडत होते परंतु एकदा भांडण मिटले की ते एकत्र यायचे परंतु जणू काही शेकडो वर्षाची शत्रू असल्याप्रमाणे आज आपले अंतकरणात वीज़ भरलेले आहे हे अकल्पनीय आहे आपण भेकड होऊ नये मुसलमानांनी होऊ नये शिखांनी होऊ नये आणि हिंदूंनीही होऊ नये मग आपण कुणालाही घाबरणार नाही मुसलमानांनी शिखांना घाबरणे थांबवावे व घाबरून पळू नये आपल्याला जर महान सैनिकी सत्ता असेल तर हिंदू आणि शिखांनी मुसलमानांची भीती टाकून द्यावी यापुढे हिंदू शीख आणि मुसलमान यांनी परस्परांना घाबरू नये आणि आमची इच्छा असेल तर भारताला आपण अजिंक्य अशी अहिंसक सैन्य शक्ती बनवू शकतो आपल्यासमोर दोन विकल्प आहेत आणि तिसरा कोणताही पर्याय नाही जो मार्ग आपण अनुसरतो आहोत तो मुळात मार्गच नाही तो, तो रानटीपणाचा मार्ग आहे या मार्गात पुढे जाण्यासारखे काहीही नाही एकमेकांच्या आपण कसे जवळ येऊ हो शकू हे तुम्हाला दाखवण्याची माझी इच्छा आहे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आज ज्याप्रमाणे हिंदू मुसलमान आणि शीख एकमेकांना दोष देत तसा दोष देणे त्यांनी बंद करावे त्यांनी आपापले दोष पहावे आणि दुर्गिणीतून लहानशी गोष्ट जशी पर्वतासारखी दिसते तसे त्या दोषांना पहावे आम्ही जरी आधी चुका असल्या तरी हिंदू आणि शीख ज्या चुका करत आहेत त्यासमोर आमच्या चुका काहीच नाही असे मुसलमानी म्हणू नये त्याचप्रमाणे आम्ही जरी चुका केल्या असल्या तरी मुसलमानांनी केलेल्या चुकांच्या तुलनेत आमच्या चुका काहीच नाहीत असे हिंदुंनीही म्हणू नये चुकीला चुकीने उत्तर देण्यात इतका कोणता मोठेपणा आहे जगात नेहमी असेच घडत राहिले आहे असे म्हणून आपण हिंदू आणि जर आपले समाधान करून घेणार असू तर मी म्हणेन की हा योग्य मार्ग नाही या मार्गाने शुद्ध विवेक बुद्धी कायम ठेवून कधीही सोबत बसू शकणार नाही आज गोष्टी या थरावर गेल्या आहेत की पाकिस्तान सरकार इतक्या मोठ्या संख्येत मुसलमानांना आत करता तयार नाही आणि मग यातही कुठे दगाफटका तर नाही ना, ना, ना अशी आपल्याला शंका येते यात कोणता दगाफटका असू शकतो परंतु त्या दगाफटका असेल वा आपल्याला कल्पना नसलेला त्यांचा काही वाईट उद्देश असेल तर त्यामुळे आपल्याला काय फरक पडतो केवळ शंकेच्या आधारावर काहीही न करण्या इतके जर आपण शूरवीर नसू तर आपला विनाश होईल परंतु ही गोष्ट आपण सोडून देऊया मुसलमान हिंदू आणि शीख या, या सर्वांना मला इतके सांगायचे आहे की तुम्ही इतरांच्या दोषांचे सूचकतेने सुद्धा उल्लेख करू नका त्यांनी केवळ स्वतःचे दोष कबूल करावे आपण चूक केली आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण आपली चूक कबूल केली पाहिजे काल मी होतो की एखादा हिंदू असेल तर तो आमचा शत्रूच असला पाहिजे असे मुसलमानांनी मानणे हा विषारी विचार आहे आपण जर शत्रू होऊ तर परिणाम केवळ दुर्दैवीच होईल पाकिस्तान तर अस्तित्वात आला आता त्याचे काय आपण वेडपणाला वाट करून देऊ नये कालपर्यंत आपण शत्रू होतो आता यापुढे आपण मित्र होऊ या जेव्हा आपण मित्र होऊ तेव्हा आपण म्हणूया की एकेकाळी -एक आम्ही शत्रू होतो परंतु आता आम्ही मित्र झालो आहो आणि आमचे शत्रू तो विसरलो हो। आहोत सरकारने सुद्धा हिंदू शीख आणि देशात राहणाऱ्या इतर सर्वांना सांगितले पाहिजे की आमच्याकडून इतकी चूक तर झाली आहे आणि तुमच्या चुकीचा तुम्ही विचार करा परंतु आपण एखादी चूक करावीच का नाही करणार आम्ही चूक अशी जर आपण दोघांनी स्पर्धा केली एक स्पर्धा तर आहे की कोणी येऊन आपल्याला एक बुक्की मारली तर आपण त्याला दोन बुक्क्या मारायच्या परंतु त्याऐवजी आपण अशी स्पर्धा केली पाहिजे की त्याने काहीही केले तरी आम्ही चांगलेच राहू आणि निरपराध राहू स्पर्धा करू चांगुलपणात चांगले होण्यात तेव्हा मी म्हणेन की आमच्याकरता सर्व ठिकठाक आहे मग मी आरामात दिल्ली सोडू शकतो माझ्या नशिबात दिल्लीत इथे सोडून राहणे असेल आणि इथेच मारणे असेल तर मरे नाही ते कसे करावे हे मला माहीत आहे दुसरे काही मी शिकलोच नाही नाहीतर एक ना एक दिवस आपल्याला मरायचेच आहे आपण जर इतर काही करू शकत नसू तर निदान मरू तरी परंतु आपण कोणाला मारणार नाही मी तर सर्वांना हे सांगत असतो की अरे इतके शिका आपण करू अथवा मरू तिसरा पर्याय नाही आता पळ काढण्याचा अर्थ नाही आपण नशीब बदलवू शकत नाही आमच्या मनात कोणाबद्दलही वैरभावना नाही मनात वैरभाव बाळगणे हा काही भारतात शांतता निर्माण करण्याचा मार्ग नाही आपण जेव्हा कोणाशी भांडणार नाही व सर्व प्रकारची भीती टाकून देऊ तेव्हाच भारत शांततेकडे पाऊल टाकू शकेल मुसलमान इथं राहणार असतील तर राहू द्या ते काय आपल्याला मारून टाकतील का मारतील त्या सर्वांनी येथून निघून जायला पाहिजे काय त्यांनी का जायला पाहिजे आणि कुठे जायला पाहिजे पाकिस्तानचे लोक म्हणतात की इतक्या सगळ्या मुसलमानांना सामावून घेणे आम्हाला शक्य नाही भारतात सर्वत्र मुसलमान पसरलेले आहेत पाकिस्तान लहानसा देश आह त्यात त्या हे सर्व मुसलमान कसे वावतील पाकिस्तान जर असेल की याहून जास्त मुसलमानांना आम्ही सामावून घेऊ शकत नाही तर आपण ऐकले पाहिजे त्यात कोणता धुटप्पी पण असू शकतो आणि ती काही असले, तरी त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो परंतु आपण इतके तर समजून घेऊया की जव आपली भावंडही राहत आहेत मुसलमान जर बदमाश असतील तर त्यांना समज द्या कायद्याप्रमाणे शिक्षा करा कोणी जर देशजोळ करत आहे भारताशी प्रामाणिक नाही असे आढळत असेल तर त्याला गोळी घाला व तुम्हाला हवे ते करा पाच पन्नास वा पाच करोड लोकांना गोळ्या घाला मला त्याची फिकीर नाही निदान समजू शकतो परंतु जेव्हा एक माणूस येतो आणि काही कारण नसताना दुसऱ्याला मारतो तर आपण ते सहन करू शकतो आपण ते सहन करू नये आणि आपण स्वतःही असे वेळ लागल्यासारखे का वागावे आपण इतके वितरेका झालो पाहिजे यामुळे मी म्हणतो की दोन्ही सरकारांना जर शांतपणे आपले काम करायचे असेल तर आपण परस्परांशी चांगलपणा स्पर्धा केली पाहिजे त्यांच्या चुका मोठ्या आहेत असे केवळ म्हणल्याने आपला विजय होणार नाही परंतु आपण जर चुका केल्या असतील तर त्यावरील उपाययोजनाही आपण केली पाहिजे जेव्हा आपण सर्व काही धुवून काढू तेव्हा सर्व ठीक होईल मी अजूनही बरेच बोलू शकतो परंतु आज मी जे म्हणालो तितके तुम्ही पचवले तरी पुरे आहे प्रकरण एकशे बेचाळीस प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर पंधरा एकोणीशे सत्तेचा ऑक्टोबर पंधरा सत्ते एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनींना दररोज मला भेटायला अनेक लोक येत असतात त्यातील काही निर्वासितांकरता कामळी आणि पैसे माझ्याजवळ सोडून जातात एका बाईने मला आज दोन रुपयांचा चेक दिला मुसलमानांच्या वतीनेही दोन लोक मला भेटण्याकरता आले त्यांनी कांबळी आणि काही पैसे गोळा केले होते ते त्यांनी मला दिले ते कारागीर होते त्यांनी आपली नावेसुद्धा दिली नाही मी त्यांना म्हणालो की तुम्ही तुमच्याच पिढीत धर्मबांधवांमध्ये मा ही या गोष्टी वाटा परंतु त्यांचे म्हणणे होते की या गोष्टी आम्हाला गांधींच्या हातीच द्यायच्या आहेत कारण पश्चिम बंजामध्ये ज्या हिंदूंना आणि दुःख आणि यातना सहन कराव्या लागल्या त्यांना देण्याकरिता या वस्तू आहेत त्यांच्या या वृत्तीने मी भारावून गेलो सध्याच्या वातावरणात जर थोडेसे मुसलमान हिंदू वा असेच हे काम करतील तर त्यांच्या या कामाची नोंद सुवर्णाक्षरात केली पाहिजे ते म्हणाले की एकेकाळी ते मला मुसलमानांचा शत्रू समजत होते परंतु मी सर्वांचा मित्र असल्याची आता त्यांची खात्री पडली आहे आणि मी असाच आहे वा माझा असाच दावाही आहे याकरता मला कोणाच्या दाखल्याची गरज नाही या भावनेनिम्मी केवळ पाच सात वर्ष जगलो असे नसून गत साठ वर्षे मी हेच करतो आह सामान्यपणे असे म्हणतात की प्रत्येक शीख मुसलमानांना शत्रू समजतो आणि मुसलमान प्रत्येक शिकायला परंतु हे पूर्णपणे चूक आह हे खरे आहे की ज्याप्रमाणे मोठ्या संख्येत हिंदू आणि मुसलमान अनिर्बंध झाल होते तसेच बरेच शीख अनिर्बंध झाले होते परंतु करता संपूर्ण शीख समुदाय तसा होता या सर्व मुसलमान तसेच असतात असे म्हणणं हि पूर्णपणे अन्याय असते मला अशी अगणित उदाहरणे माहीत आहे की ज्यात शीख आणि हिंदूंनी मुसलमानांना वाचवलिआणि मुसलमानांनी शिखांना व हिंदूंना आपल्या स्वतःच्या घरात ठेऊन वाचवले आहे केवळ वा पंजाब आणि वायव्य सहद्ध प्रांतातूनच नाही तर प्रत्येक ठिकाणाहून अशा घटनांची माहिती आलेली आहे वृत्तपत्रांनी अशा गोष्टींना योग्य प्रसिद्धी दिली पाहिजे हिंदू आणि मुसलमान परस्परांना मारत असल्याच्या बातम्या प्रकाशित करणे त्यांनी बंद करावे यामुळे काही फायदा न होता हानीच होते आजच्या जगात वृत्तपत्र ही महान शक्ती झाली आहे त्यांनी जर अशा प्रकारे निवड केली तर ती फार मोठी सेवा होईल मुसलमानांच्या एकूण लोकसंख्येपैकी संयुक्त प्रांतात एक मुसलमान राहतात ते उर्दू बोलतात त्यांनी तिथे रहावे असे आपल्याला वाटत असेल तर देवनागरी लिपी त्यांच्यावर लादण्यात येऊ नये मालवीजींनी सुद्धा हिंदीच्या हिताकरता भरपूर काम केले होते परंतु उर्दू भाषा संपवली पाहिजे असं ते म्हणत असल्याचे मी कधीच ऐकले नाही आज संयुक्त प्रांतात जे सत्तेवर आहेत ते मोठे लोक आहेत आणि चांगले कार्यकर्ते आहेत मुसलमानांना ते सोबत ठेवतात परंतु एकीकडे मुसलमानांनी येथून जाऊ नये असे जर आपण म्हणत असू आणि दुसरीकडे जर आपण त्यांना अपमानित करू व त्यांना गुलामाप्रमाणे वागवू तर त्यांना स्वतःहून येथून जाणे भाग पडेल आपल्या इतरांच्या उपस्थितीतही सहज होऊ नये इतके आपण आपल्या बहुसंख्यत्वामुळे उड्ड झालो पाहिजे काय आपण असे वर्तन कधीही करू नये प्रत्येकाने हिंदी आणि उर्दू लिपी शिकायला पाहिजे मुसलमाना जर स्वतःहून पाकिस्तानमधे जायच असल तर त्यांना तसे करू द्याव परंतु आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजिस मुसलमानांचा संपूर्ण संयुक्त प्रांतावर ठसा उमटलेला आहे आणि आग्रा लखनौ देवबंद आझमगड आणि इतर ठिकाणी मुसलमानांची त्यांनी उभारलेली सुंदर स्थापत्यआहे त्या ठिकाणी अनेक राष्ट्रवादी मुसलमान आहेत याशिवाय तिथे अनेक असे हिंदू आहेत की ज्यांना केवळ उर्दू येते तेज बहादूर सप्रू, उर्दू भाषेचे विद्वान आहेत त्यांनी देणारी लिपीत लिहावे अशी बळजबरी केली पाहिजे काय त्यांना उर्दू विसरायचे सांगितले पाहिजे काय आपण स्वतःच आपले हात कापणार आहो काय आपण जर असे काही करू तर आपल्या अत्याचाराची परिसीमा होईल अशा प्रकारे हिंदू धर्माचे आपण रक्षण करू शकत नाही याबद्दल मला किंचितही शंका नाही आपण पाकिस्तानच्या उदाहरणाचे अनुकरण करू नये यामुळे संयुक्त प्रांताच्या सरकारला जरी ते माझ्या हातात नसले तरी अतिशय प्रेमपूर्वक आव्हान आहे की त्यांनी आपले परिपत्रक परत घ्यावे प्रकरण एकशे त्रेचाळीस प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर सोळा एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली ऑक्टोबर सोळा एकोणीसशे सत्तेचाळ आणि भगिनींनो म्हैसूरबद्दल बोलण्याचे आतापर्यंत मी विसरूनच जात होतो तिथे काय घडले याची तुम्हाला कल्पना असेलच सर रामस्वामी मुदलियार हे मैसूरचे दिवाण आहेत म्हैसूर भारतीय संघराज्यात दाखल झालं आहे त्या संस्थातील लोक चांगले शिकलेले आहेत त्यांनी अनेकदा सत्याग्रहात भाग घेतला होता या यावेळी सुद्धा लोक सत्याग्रह करणार होते त्यांना प्रशासनात पुरेसा सहभाग व्हावा होता राजा राहील आणि लोक राजाशी निष्ठावंत राहतील परंतु त्याला प्रशासनापासून वेगळे रहावे लागेल असे आधीच घडायला पाहिजे होते परंतु घडले नव्हते यामुळे सत्याग्रह काळजी करण्याचे कारण नाही असं त्यांनी मला कळवले होते त्यांनी मला सांगितले की भरपूर विचार केल्यानंतर आम्ही सत्याग्रहचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही सत्याग्रहाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू आपल्या उद्दिष्टाच्या करता, किती आलापेष्टा सहन करण्याची त्यांची तयारी होती परंतु दिवान सर रामस्वामी मुदलियार फार मोठे माणूस आहेत त्यांनी जगभर प्रवास केलेला आहे लोकांशी फार दिवस दुर्व्यवहार करता येत हे त्यांच्या लक्षात आले अशा प्रकारे किती दिवस चालणार होते परिणाम हा झाला की ज्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते त्या सर्वांना मुक्त करण्यात आले आणि मैसूर संस्थान तेथील जनता यांनी हा प्रश्न सोडवला जनतच्या सर्व न्याय मागण्या संस्थानान मान्य कल्या संस्थानिक दिवान आणि जनता या सर्वांच या तळजोळीकरता अभिनंदन कलि पाहिजे संस्थानिक आणि जनतेच्या संमतीन राज्य करण्याचे मान्य कलिआ असे अनेक इतरही संस्थानिक आह त्यांनी सुद्धा हि उदाहरण गिरवाव आणि इंग्लंडच्या राजाप्रमाणे जनतिच्या संमतीन राज्य चालवाव त्यांनी जर जनतची इच्छा शिरोधार्य मांडली आणि कधीही सीमोल्लंघन कल नाही तर किती चांगली होईल मला तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची आहा मी जिथे राहतो ती जागा बिर्ला बंदूंची आह ते प्रत्येकाला आत येऊ देतात आपण त्यांच्या या सौजन्यपूर्ण वागणुकीचे कौतुक केले पाहिजे अनेकदा लाखो लोक प्रार्थना सभेलाहीच असतात परंतु इथं सभा लहान होत असतात खरे म्हणजे इतक्या लोकांची सुद्धा मी अपेक्षा करत नसतो या प्रार्थना सभांना उपस्थित राहणाऱ्यांमध्ये पंजाबमधून आलेल्या लोकांचा सुद्धा सहभाग आहे आजूबाजूच्या झाडाची काही लोकांना फळे तोडली हे ऐकून मला फार दुःख झाले झाडाच्या एकाही फळाला कोणीसुद्धा स्पर्श करू नये केवळ फळाबद्दल काय बोलायच पाण्याला सुद्धा स्पर्श करू नये अशा प्रकारे फळे तोडलेली मायाला मुळीच आवडणार नाही फळे केव्हा तोडायची याची सुद्धा वेळ असते त्यावेळीआधी फळे तोडू नये इथे जे लोक येतात ते भक्ती करता येतात निदान प्रार्थना सेवेच्या वेळी वे तरी आपली अंतकरणे शुद्ध असली पाहिजे त्या काळात आपण ईश्वराशिवाय अजून कशाचाही विचार करायला नको मग आपण चोरी कशी करू शकतो शक्य आहे की आपण सर्व कठीण काळातून जात असू परंतु आपण आपल्या चांगल्या सवयी टाकून देऊ नये मला अजून एक तक्रार मिळाली आहे मला पाण्याकरता दिवसभर लोक येत असतात त्यांच्यापैकी काही लोक म्हणतात की सरकारी अधिकारी पोलीस आणि सैन्य सुधी करून मी त्यांच्या कार्यक्षमतेचे प्रशस्तीपत्र दिले आहे मी असे काही म्हणालो नाही आणि मी जरी असे काही म्हणालो असेल तर ती माझी चूक असेल वा त्यावेळी मी पुरेसा सावध नसेल परंतु मी तसे मुळीच म्हणालो नाही त्यांनी कसे असावे इतकेच मी सांगितले होते ते तसे आहेत असं मी म्हणालो नव्हतो माणसात असे आणि असे गुण असले पाहिजे असे म्हणणे वेगळे आणि त्याच्यात असे गुण आहेत असे म्हणणे वेगळे ते काही असले तरी मी त्यांच्यातील कोणालाही ओळखत नसल्यामुळे मी त्यांना असे प्रशस्तिपत्र कसे देऊ शकतो ते सर्व कायद्याप्रमाणे वागत आहेत हे मला कसे कळू शकेल पोलीस आणि सैन्याला काही अधिकार देण्यात आलेले असल्यामुळे त्यांच्या सूचनांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे आपल्याला जर पंचायतराज पाहिजे असे वाटत असल तर आपण त्यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे पंचायतराजचे अजून सर्व लाभ आपल्याला मिळायचे आहेत आपण जर खरोखर अहिंसक असतो तर असे काही घडले नसते असे असूनही ब्रिटिशांचे राज्य संपले महाराज्यपाल जरी ते ब्रिटिश असले आणि नौदलात उच्चाधिकारी असले व ते राजघराण्याशी संबंधित असले तरी ते इथे आपले नोकर म्हणून राहिलेले आहेत त्यांना आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे वागावे लागेल ते आपले मालक नाहीत उलट आपणच त्यांचे मालक आहो अशा प्रकारे आपले लोकशाही सरकार आहे आणि त्यांनी केलेल्या कायद्याचे आपण पालन केले पाहिजे कोणाची जर सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार असेल तर सरकारकडे जाणे वा वृत्तपत्रांमधून आपली तक्रार प्रकाशित करणे हा त्यावरील उपाय आहे जर एखाद्या अधिकाऱ्याने लाच घेतली असेल वा तो अकार्यक्षम असेल तर विरुद्ध कार्यवाही केली पाहिजे जर एखादा अधिकारी लाच घेत असेल तर तो, तो स्वतःविरुद्ध आणि देशाविरुद्ध अपराध करतो काही सैनिकी अधिकारी रेल्वे स्टेशनवर लोकांना फटके मारत असताना इतक्यातच आढळले होते कोणत्याही अधिकाऱ्याला कोणालाही फटके मारण्याचा अधिकार नाही परंतु त्याचा बदला म्हणून आपण सुद्धा फटके मारू लागलो तर आपण तोच अपराध करतो स्वातंत्र्याच्या आधी सरकारी अधिकारी आपल्या मालकाप्रमाणे वागत होते सेवकाप्रमाणे नाही त्यांची निष्ठा ब्रिटिश सरकारकडे होती आणि त्या काळात जर त्यांनी लाच घेतली तर तो ब्रिटिश सरकारच्या विरोधातील अपराध होत असे परंतु आता जर अधिकारी लाच घेत असतील तर ते भारताविरुद्ध अपराध करतात यात कितीतरी अंतर आह नोआखालीचे काही लोकसुद्धा माझ्याकडे आल अखेरीस पूर्व पाकिस्तान काही लहान देश नाही पूर्व पाकिस्तानमधे ढाका आणि त्रिपुरासारखी ठिकाणी आह ते लोक सांगत होते की पूर्व पाकिस्तानमधील हिंदू पळ काढत आहेत त्यांना तिथे काही अत्याचार होण्याची भीती वाटत त्या बंगाली मित्रानं मला काहीतरी सांगण्याची विनंती कली मी आतापर्यंत जे सांगत आलो तेच मी सांगू शकतो अशा पद्धतीने कोणीही आपला देश वा घर सोडू नये शूर माणसाकरता भिण्यासारखे काहीही नसते ते जर कुणाला घाबरतच असतील तर ते केवळ ईश्वराला गुंडी उडून त्यांनी पळू नये त्यांच्यात मरण्याचे धैर्य असले पाहिजे त्यांनी पाकिस्तान सरकारला सांगितले पाहिजे की आम्ही पाकिस्तानशी प्रामाणिक राहू आणि तिथेच राहिले पाहिजे आम्ही प्रतारणा करणार नाही आणि पाकिस्तानच्या मुळाला धक्का लावणार नाही अशा प्रकारे त्यांनी आश्वस्त करायला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की सरकार आम्हाला मारू शकते परंतु आम्ही आमच्या मुलींचे अपहरण होऊ देणार नाही सरकार जर त्यांना रामनाम घेण्याकरता बंदी करत असेल तर त्यांनी ते नाव घेण्याचा आग्रह धरला पाहिजे दसऱ्याच्या दिवशी वाद्य वाजवू नये असे ते सरकार सांगत असेल तर त्यांनी त्याकरता आग्रह धरला पाहिजे आणि या आमच्या धर्माचा भाग आहे असे समजावून सांगितले पाहिजे परंतु आपला जीव वाचवण्याकरता प्रभावी लोकांनी तेथून पळून जावे असाय लोकांनी तिथेच राहावे हे अगदी चूक आहे तिथे शूद्र लोक मोठ्या संख्येत राहतात आवश्यक शौर दाखवण्याची त्यांच्याकडून कशी अपेक्षा करता येईल भरपूर पैसा असलेला मी व्यापारी असेल तर मी काय पळून जायला पाहिजे माझा धर्म हा नाही जर वकील डॉक्टर व्यापारी इत्यादी यांना जर आपली जागा सोडावी असे वाटत असेल तर गरीबांनाही सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची त्यांनी आधी घेतली पाहिजे गरीबांना मागे ठेवून पळून जाणे यात माणूसकी नाही अशा वर्तनाने हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म वा इस्लाम या कोणाचेही नाव मोठे होणार नाहीत तुम्ही जिथे कुठे जाल तिथे गरीबांना तुमच्यावर ठेवले पाहिजे दुर्दैवाने आज मी पूर्व पाकिस्तानमध्ये नाही ईश्वराने मला सर्वत्र हजर राहण्याची शक्ती दिलेली नाही मी केवळ एक साधा मानव प्राणी आहे व असहाय्य आहे परंतु माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तोच मी करतो आहे ते बंगाली मित्र मला म्हणाले की याबाबतीत काही करण्याकरता तुम्ही डॉक्टर आंबेडकरांना सांगा त्यांनी दलित समाजामध्ये भरपूर काम केले आहे याप्रसंगी त्यांनी सुद्धा तेथील लोकांना काही सांगितले पाहिजे माणसाने आपल्या धर्माचे मूल्य देऊन जिवंत राहणे हे पाप आहे हे त्यांनी सांगितले पाहिजे अशा शब्दात त्यांच्यात काही मनोबळ निर्माण होईल सुरावर्दी साहेबांना तिथे पाठवा अशी सुद्धा मला विनंती करण्यात आली आहे ते तिथे गेले तर योग्यच होईल परंतु सुरावर्दी साहेब इथे नाहीत ते इथे एक दोन दिवसात येतील परंतु ख्वाजा नजीमुद्दीन आधीच इथे आहेत पाकिस्तानमध्ये एकही हिंदू अथवा मुसलमान मारला जाऊ नये असे ते सुद्धा म्हणतात सुरावर्दी साहेब सुद्धा त्यांना मदत करण्याकरता तिथे जातील ते तिथे जाणे कसे राहू शकतील हिंदू मुसलमान आणि शीख यांनी एकोपणे रहावे हे प्रत्येकाच्या हिताचे आहे जर असे होणार नाही तर हिंदुस्तान आणि पाकिस्तान या दोघांचाही विनाश होईल प्रकरण एकशे चौवेचाळ प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर सतरा एकोणीशे सत्तेचाळी नवी दिल्ली ऑक्टोबर सतरा एकोणीशे सत्तेचाळ आणि भगिनीनो अजून माझा खोकला का दुरुस्त झाला नाही असे मला लोक लिहून वा प्रत्यक्ष भेटून विचारत असतात प्रार्थनेनंतर मी थोडा जरी बोललो तरी मला खोकला सुरु होतो मी डॉक्टर किंवा वैद्याकडून उपचार करून घेत नाही डॉक्टर मला सांगतात की पेनिसिलिन घेऊन जिथे खोकला तीन दिवसात बरा होऊ शकतो तिथे मी तो तीन आठवडे राहू दिला आहे परंतु माझ्या मताप्रमाणे राम नाम सर्वात मोठे औषध आहे ते अचूक आहे रामाचा वान ज्याप्रमाणे लक्षाचा वेध घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे हे औषध सुद्धा कधीही अपयशी होत नाही परंतु माणसाने धीर धरला पाहिजे सध्याच्या परिस्थितीत मला याच्या दुसऱ्या कोणत्याही पर्यायाची कल्पना करता येत नाही आणि दिल्लीत व संपूर्ण देशात जे काही घडत आहे त्याच्यासंदर्भात ईश्वर सोडून इतर कदत हो शकत नहीं। एक मानव प्राणी मनु मी जे काही प्रयत्न करू शक्लो, आले आहे, एक काल होता कि जेव मजा शब्द में बरेच वजन होते आज तेजा का प्रभाव पड़त नहीं मी काही के लिया है का चूक कि पूर्वीमाजे शब्द जसे अगर अंतकर तसे आता पड़ता नहीं पर अगर अंतकरणपूर्वक बोलते तुम्हें ऐकता सुध् परन् बदल प्रत्येक युगाचिष तसेच पाजे आणि तसेच आहे सुद्धा परंतु त्याचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही मी तसे घडू देणार नाही मी तसाच आहे जसा मी नेहमी होतो मला माहित आहे की आता मी जे सांगतो आहे तेच मी आधीपासून सांगत आलो आहे सत्य आणि अहिंसेवर जशी माझी श्रद्धा होती तशीच आताही आहे शक्य आहे की माझी श्रद्धा अजून सखोल झाली असेल काळ बदलला आहे परंतु मी बदललेलो नाही प्रार्थनेचा त्याच्यावर परिणाम होतो जे सश्रद्धा होऊन ते ऐकतात माणूस केवळ आपल्या स्वभावाप्रमाणे वागू शकतो या ढोंगीपणाला कोणतेही स्थान नाही आज मी जे काही करतो आहे ते ईश्वराच्या नावावर करतो आहे माझी त्याच्यावर श्रद्धा आहे किरकोळ करता, मी त्याचे नाव का टाकून द्यावे एकतर हा आजार गेला पाहिजे आणि नाही तर या आजारावर मी विजय मिळवला पाहिजे माणूस मेला, मेला तर काय मोठी गोष्ट आहे जन्मापासूनच प्रत्येकाचा मृत्यूही ठरला असतो ईश्वराला माझ्याकडून काही करवून घ्यायची असेल तर तो मला जिवंत ठेवी आणि नाही तो खो मला खोकल्यानेही मला मारून टाकेल या मुलीने थोड्या वेळापूर्वी गायलेल्या भजनात म्हटलेले आहे की तू कामना विसर तू क्रोध विसर तू मोह विसर लोभ विसर परंतु रामनामाला विसरू नकोस टोस तुझा आधार आहे भजन म्हणणे आणि चिंतन करणे तुझे काम आहे परंतु अशावेळी खोकला येतो तेव्हा डॉक्टर आणि वैद्य सांगतात की तू पेनिसिलिन घे इथे रामनाम कुठून आले माझी जर या लहान सहान बाबतीतही रामनामावर श्रद्धा नसेल तर मोठ्या कामात त्याच्या आधारावर मी कसा यशस्वी होईल यात जर मी जर स्वतःच्या प्रयत्नात यशस्वी झालो नाही तर माझेच खलन होईल व मी कुचकामाचा होईन हा साधा खोकला दूर वावा, म्हणून मी नाम का विसरू प्रमाणे, आजही काही कामळी आली आहेत काही धनादेय सुद्धा आले आहेत एक मुसलमान सद्ग्रस्त मोठ्या उत्साहात आले आणि अडीच शेड कापूस भरलेली धुलेही सोडून गेले कोणतेही बांगरू नसलेल्या माणसाला ती द्यावी अशी त्यांची इच्छा होती हे करण्याकरता व्यवस्था करण्यात येत आहे असे म्हणतात की ज्या वेगात लोक देतील अशी अपेक्षा होती त्या वेगात लोक देत नाही माझ्याबद्दल सांगायचे तर लोक इतक्या जलद आणि उत्साहने कामळी व पैसे पाठवत असल्याबद्दल मी तर ते त्यांना धन्यवादच देईन काही लोक पैसे पाठवत आहेत कारण त्यांना इतकी स्वस्त कामळी मिळू शकली नाही त्यांच्यातर्फे आपण ती कामळी स्वस्त दराने विकत घ्यावी अशी त्यांची इच्छा आह अन्न समस्येचा विचार करण्याकरता राजेंद्र बाबूंनी समितीची सभा बोलावली आह समितीनं कपड्यांच्या चलचणीबद्दल चर्चा कली नाही अन्नधान्य आणि कापड यांच्यासंबंधी गत काही महिन्यांपासून जो दृष्टीकोन होता तोच आताही आह मी मान्य करतो की गरीब लोकांना जास्त त्रास होतो आणि त्यांना अधिकच त्रास होणार आहे काही लोक मला लिहितात आणि जे लोक शेतकऱ्यांमध्ये काम करतात ते मला सांगतात की मी जे काही म्हणतो त्यामुळे शेतकरी फार खुश आहेत यामुळे त्यांच्यावर लाडण्यात आलेल्या कंट्रोलपासून त्यांची सुटका होईल असं त्यांना वाटते त्यांना निदान काही संधी मिळेल त्यांचे धान्याचे कोटार भरलेले आहेत तेच ते संपूर्ण धान्य खाणार आहेत काय त्यांना पैसाही मिळवायचा आहे ते काय काळ्या बाजारात आपले धान्य विकतील शेतकरी साधेबोळे लोक असतात त्यांनी काळ्या बाजारात का जावे थोडे दहावीस रुपये मिळतील तर तेवढ्यावरच ते खुश असतात त्यांना काळ्या बाजाराच्या कारभाराशी काय करायचे आहे यामुळे मी परत सांगतो आणि तुमच्या माध्यमातून शासनालाही सांगू इच्छितो की किमान इतका विश्वासारी लोकांवर ठेवा रेशन पद्धती बंद करण्याचे साहस ते का करू शकत नाहीत त्याचे परिणाम कधी वाईट होऊ शकत नाहीत लोक बदमाश झाले आहेत आणि धान्य लपवून ठवत आहेत असे आपण का गृहित धरावे अखेर तुम्ही स्वतः सरकार आहात परिस्थिती जास्त बिघडली तर तुम्ही परत कंट्रोल सुरु करू शकता तुमच्यात पुढचे धरे नसल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत असेल तर ते न्याय नाही पंचायत राजच्या परंप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजे गिरणीवालक म्हणतात की त्यांच्याजवळ कापडाच्या गाठी पडलेल्या आहेत परंतु त्यांच्यावर नियंत्रण असल्यामुळे ते त्या कसे विकू शकतील ते स्वतःच्या नफ्याबद्दल बोलत नाहीत असा माझा विश्वास आहे ते केवळ जनतेच्या हिताच्या दृष्टीने बोलत आहेत त्यांना जर मोकळी दिली गेली तर ते आपलासाठा बाहेर काढू शकतील व कापड लोकांपर्यंत पोचू शकेल लोकांजवळ धान्याचा भरपूर साठा असू नही तो ज्या गरजू लोकांपर्यंत पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही हे किती नवर आहे असे दिसते की या बाबतीत मुळातूनच कुठेतरी चुकत आहे आपल्या नोकरशाहीची इच्छा आपल्या खुर्चीवर बसून काम करण्याची असते त्यांच्यासमोर त्यांचा टेबल लाल लालफीत आणि मेन या गोष्टी असतात ते लाल लालफीत लावतात आणि नसती फाईल तयार करतात ते कधी शेतकऱ्यांचे राहिले आहेत काय त्यांनी कधी शेतकऱ्याची ओळख करून घेतली आहे काय अतिशय आदरपूर्वक मी त्यांना सांगू इच्छितो की लोक मरून जातील असे तुम्ही का समजता तुमच्या नियंत्रणामुळे लोक मरत आहेत हे तर आम्हाला उडाडवणे दिसत आहे जे लोक बदमाशी आणि वेडेपणाची कृत्य करणारे आहेत ते तसे आताही करत आहेत परंतु त्यांच्या चांगल्या गोष्टी लपतात मी तर म्हणेन की शक्य असेल तितक्या लवकर हे दोन्ही कंट्रोल दूर करण्यात आले पाहिजे जर काही साडा शिल्लक असेल तरी लोक जागृत होतील कापड खाद्यपदार्थ आणि इतर गोष्टींच्या वाढत्या किमती त्यामुळे कमी होतील आता युद्ध सुरु नाही आणि आपल्या देशाबाहेर काही जात नाही आणि तरीही किमती वाढतच आहेत ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आपली मान खाली होते माझे मत आहे की सरकारने जनतेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि धीर ठेवला पाहिजे धीर धरून शके जितक्या लवकर कंट्रोल बंद केले पाहिजे आणि या याबाबतीत दिवसेंदिवस माझी खात्री वाढत चालली आहे आज आपण अस्वस्थ आहोत मुसलमान वा हिंदू वा शीख यांच्या हातून आपण मारले जाऊ अशी आपल्याला भीती वाटत असते आपल्याला हेच काम असते आणि दुसरे कोणतेही काम आपल्याला सुचत नाही शत्रू तू तर आहेच परंतु त्याचाच विचार करत बसल्याने आपण ते विचारणार नाही जो ज्याचा विचार करतो तो तसाच होतो असे आपले शास्त्रसुद्धा सांगते त्याचे विष आपल्या प्रकृतीत भिंतते त्याची झिंग आपल्या डोक्यात चढते आणि हिंदूंना वाटते मुसलमानांना कापाव आणि मुसलमानांना वाटू लागते की हिंदूंना आणि शिखांना कापावे आपण जर अशा प्रकारे विचार करत राहू तर हाच आपला स्वभाव बनून जाईल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली अशी अवस्था झाली पाहिजे काय याला मी पंचायत कधीही म्हणू शकत नाही मला दक्षिण आफ्रिकेतून तार आली आहे ताळेत त्यांनी लिहिली आहे की तुम्ही आमच्यावर फार उपकार केले आहे मी कोणते उपकार केले मला जे चांगले वाटले ते मी कल मला काय योग्य वाटते इतके मी सांगितले होते हे फार मोठे वैशिष्ट्य आह पंजाब जेव्हा सैनिकी शासनाखाली होता तेव्हा तिथे अत्याचाराचे राज्य सुरू झाल होते, शेकडो हजारो लोकांना आपल्या पोटावर लागले होते, ते पोटावर रांगल कारण त्यांना आपला जीवप्रिय होता अमृतसरमधील त्या अरुंद गल्लीच नाव मी विसरलो आह केवळ जिवंत राहण्याकरता तोटावर रांगल होत रांगला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी त्यांना देण्यात आली होती परंतु केवळ जगण्याकरता कोणी असे का करावे न रांगता उभे राहून बंधू जीव गेला तरी बेहत्तर पण कधीही पराभव पत्करणार नाही असे ते म्हणू शकले असते आम्हाला मरावे लागले आणि सर्व काही गमावले लागले तरी आम्ही कधी पराभव पत्करणार नाही ही गोष्ट सत्याग्रहाच्या सुराशी अगदी जुळणारी आहे यात सत्याग्रहाचा समावेश आहे चुकीचे काम केले तर त्यात असत्य दक्षिण आफ्रिकेत जरी मुठभर लोक असले तरी त्यामुळे काय होते असे करणारे करोडो लोक होऊ शकतात जे काहीही असले तरी तिथे लाखांच्या संख्येतच लोक आहेत जरी केवळ काही शेकड्यातच नाही तर काही दशकांच्या संकेतही लोक पुढे आले तर भारताच्या प्रतिष्ठेत भर घालतील ते मला विचारतात की तुम्ही इथल्या लोकांना पैसा करता का सांगत नाही यामुळे मला वेदना होता, ते गरीब लोक नाहीत ते तिथे आम्हाला उपकृत करण्याकरता गेलेले नाहीत जे लोक तिथे संघर्षाची दुरा आहेत त्यांच्याजवळ जास्त पैसा नाही आणि पैसेवालेले लोक त्यांना काहीही देत नाही ज्यांच्याजवळ पैसा आहे ते केवळ पैशावर प्रेम करत आहेत त्यांना त्यांची प्रतिष्ठा आणि मान सन्मान केवळ पैशातच दिसतो दक्षिण आफ्रिकेतील आपले लोक म्हणतात की आम्ही लढणारे लोक आहो परंतु आमच्याजवळ पैसा नाही परंतु पैसा नाही तर आतापर्यंत कसे चालले होते पूर्व आफ्रिकेत फार मोठ्या संख्येत लोक आहेत संपूर्ण पूर्व किनारा आपल्या लोकांनी भरलेला आहे त्यांनी पैसा पाठवावा असं मी म्हणेन आपला भारत देश आज अतिशय गरीब झाला आहे इथे मी कोणाला आणि कोणत्या तोंडाने पैसे पाठवण्याकरता म्हणू आपल्या देशात करोडपती लोक आहेत आणि ते करोडो कमावतातही परंतु त्यांच्यावरील कराच्या ऊर्जामुळे जवा पैसा कमी रादवाने लोक आपसा भांडत आहत् वा करो रूपयाच नुकसान होता आलोकान दक्षिण आफ्रिकेकर पैसे पठवाअस मी कू मी जेवा दक्षिण आफ्रिक होले लोक पैस पठवत गोखले पैसेपाठत पंजाब संपूर्ण भारत मेरा पांच सत लाख रूपये पटल होते आज अकर संगत नहीं मॉरिशस मध्य भारतीय आहत् क्ली तिथे हिंदू मुसलमान समस्या नाही मोम्बासामध्ये सुद्धा मोठ्या संकेत भारतीय आहेत ते चांगले श्रीमंत आहेत ते मद्यपान वा वेशागमनी करत नाही त्यांना केवळ आपल्या खाण्यापिण्याकरता पैसा हवा के असतो केवळ अण्णाकरता माणसाला किती पैसा पाहिजे दक्षिण आफ्रिकेतील आपले लोक म्हणू शकतात की आम्ही स्वतःकरता नाही तर भारताकरता लढत आहो लोकांना अर्थातच पैसा पाठवण्यापासून मी अडवू शकत नाही परंतु मी त्यांना तसे करण्याकरताही सांगू शकत नाही प्रकरण एक प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर अठरा एकोणीशे सत्तेचाळ नवी दिल्ली ऑक्टोबर अठरा एकोणीशे सत्तेचाळ बंधूंना आणि भगिनीं अजूनही कांबळे आणि चेक येत आहेत परंतु समाधानकारक वेगाने नाही मी सरदार पटेल यांनी काढले एक वक्तव्यही पाहिले आहे त्यात त्यांनीही लोकांसमोर हात पसरले आहेत याचा अर्थ आपण जर सरकारवर विसंगून बसून राहिलो तर कोणतेही काम होणार नाही सरकार तोपर्यंत पोहोचू शकत नाही बरे झाले त्यांनीही निवेदन काढले जे लोक आज करू शकत नाही त्यांच्यापर्यंत थंडीपासून बचाव करण्याकरता काही ना काही पोचवता आले तर बरे होईल डॉक्टर सुशिला नायरी हेच काम करत आहेत त्या नेहमी पुराणा किल्ल्यातही जातात आणि इकडे तिकडेही जातात आज त्या कुरुक्षेत्राला गेल्या कारण तिथे नवीन शिबिर सुरू करण्यात आले आहेत तिथे सर्व लोक व्यवस्था करतच आहेत परंतु त्या मोठ्या डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर दुसऱ्या स्त्री डॉक्टरही गेले आहेत इतर लोकही गेले आहेत डॉक्टर जॉन मथाही गेले आहेत या लोकांपर्यंत जितकी मदत पोहोचवता येईल तितके चांगले होईल काल मी हिंदुस्थानीबद्दल बोललो होतो तुम्ही किती विचित्र काम करत आहात असे त्याबदल अनेक लोकांनी मला आज लिहून कळवले मला वाटत की मी हिंदुस्तानी आणि संघराज्याकरता फार चांगले काम करतो आहे, असे करून मी त्यांची सेवा करतो आहे ते लिहितात की अखेरीस हिंदुस्तानीचा हा क्रम ज्या काळात सुरु झाला तो अशा काळात सुरु झाला की जेव्हा आम्ही खाली घसरणीला लागलेलो होतो गुलामीच होतो आम्ही हे विसरलो की जे लोक आले होते ते आले होते आक्रमण करण्याकरता परंतु याच देशात राहून गेले या देशात कशाप्रकारे वास्तव्य करता येईल याचा ते विचार करू लागले खरी गोष्ट ही आहे की उर्दूचा जन्म त्यातूनच झाला व कालांतराने तिने वेगळा आकार घेतला त्यांनी तिच्यात खचून फारसी आणि अरबी शब्द भरले इतकेच नाही तर त्यांनी तिला नवीन परिवेशही दिला तिचे व्याकरण सुद्धा त्याच भाषेतून आले आहे परंतु हिंदुस्थानीची ही गोष्ट नाही तिचे व्याकरण या निगडीत आहे उर्दूत जे काही फारसी शब्द असतील ते कितीतरी काळापासून आहेत ते शब्द वेचून त्या भाषेतून बाहेर काढणं हे आपलं काम नाही जे लोक आक्रमक म्हणून आले होते व ते इथेच राहिले व येथील सामाजिक रीतीभाती त्यांनी अवलंबल्या मला वाटते की आता आपण त्यांचा तिरस्कार करू लागलो तर तो आपल्या स्वतःचा तिरस्कार करण्यासारखे होईल परंतु याचा उल्लेख आज मी वेगळ्या करण्याकरता करत आहे याबद्दल मी भरपूर लिहिले आहे जोपर्यंत इंग्रजी भाषेचा संबंध आहे ती वेगळी आह ब्रिटिश इथे साम्राज्य स्थापनाकरता आले होते इथे वास्तव्य करण्याचा त्यांचा विचार नव्हता ते भारताचे होण्याकरता कधीही आले नव्हते इथे ते स्वतःला परखी समजायचे आणि तसेच राहण्याची त्यांची इच्छा होती त्यांना त्यांच्या मुलाबाळांना भारताबाहेर वाढवण्याची इच्छा होती नंतर त्यांनी सुद्धा येथे इंग्रजी भाषा आणली हळूहळू त्यांनी तिला विशेष आकार दिला परंतु उर्दूच्या बाबतीत जसे घडले तसे इंग्रजीच्या बाबतीत काहीही घडले नाही अवधी वा त्यावेळी बोलल्या जाणाऱ्या भाषांपासून उर्दू अस्तित्वात आली होती परंतु इंग्रजीच्या बाबतीत मात्र अशी गोष्ट नाही आता भारतातील ब्रिटिशांचे राज्य संपलेले आहे परंतु इंग्रजी भाषेचे आपल्यावर वर्चस्व गाजवणे सुरू राहिले आणि आपण आपले आपन प्रशासन त्या भाषेशिवाय करू शकत नसू तर आपली काय अवस्था होईल मग देशातील करोडो लोक इंग्रजी शिकू शकतील काय इंग्रजी आपली राष्ट्रभाषा होणार आहे काय मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की हे शक्य नाही असे काही करण्याचे धायश्यसुद्धा आपण करू नये आपण असे काही करण्याचा प्रयत्न केला तर आपण आपला विनाश करून घेणे अपरिहार्य आहे एका बंधूंनी मला लिहिले आहे की मी चूक करतो आहे ते म्हणतात की भारतात जे लोक काम करणारे आहेत त्या सर्वांना इंग्रजी येते इंग्रजी लिहिणी वाचणे शिकलेले मुडभर होते व ते कोर्ट कचऱ्यात जायचे आणि तिथे इंग्रजीत काम करायचे कारण त्यांचे म्हणणे ऐकले जायचे जो गुलामीत राहतो त्याला राजभाषा आवडू लागत असते हे तर ठीक आहे परंतु ज्यांची मातृभाषा हिंदी अथवा हिंदुस्थानी आहे ते जर कोर्ट कचेत गेले आणि तिथे इंग्रजीत काम चालत असेल तर त्यांना काहीच करणार नाही असे करणे म्हणजे आपल्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखे होईल समजून घेण्याची आपली अगदीच इच्छा नाही आपला स्वार्थ कशात आहे हे सुद्धा समजून घेण्याची आपली तयारी नाही आता इंग्रजी राज्य दर गेले आता त्याबरोबर इंग्रजी भाषेला जे स्थान आपण दिले आणि खरे म्हणजे ते स्थान तिचे होऊ शकत नव्हते त्या स्थानावरून तिला दूर व्हावे लागेल एक बंधू मला लिहितात की तुम्ही जे काही सांगता त्याचा लोक अगदी वेगळा अर्थ लावतील कारण लोकांना सांगणाराचा हेतू कधीच कळत नसतो आज आम्ही सर्व बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखे झालो आहोत हिंदू मुसलमानांशी भांडतील त्यांच्याबरोबर बसणार नाही त्याचा गळा कापतील इतकेच राहिले आह राजकुमारी अमृत कौर ज्या काल परवा सिमल्याहून परतल्या मला सांगत होत्या की सिमल्यात जे गरीब लोक पडलेले आहेत ते मुसलमान आहेत व त्यामुळे त्यांना हटवावे लागणार आह आपण इतके दुष्ट झालो हो। आहोत तिथून त्यांना हलवण्यात येत असताना त्यांना किती त्रास लागला पाकिस्तानमधे मोठ्या संख्येत हिंदू आह त्यांचीसुद्धा हीच तक्रार आहे अशा गोष्टी एकामागून एक सुरु आहेत काही लोक म्हणतात की संस्कृतपचूल हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी आता जाण्याच्या मार्गावर आहे आणि लोक प्रांताच्या भाषेतून आपले काम चालवतील तिथे भांडणे होतील अशी भीती आहे आणि ती बरोबर आहे यामुळे आपसात गुन्हा निर्माण होईल इंग्रजी तर राहू शकत नाही कारण इंग्रज आता मुठभर शिल्लक आहे ते शासन चालवू शकत नाही